श्रीरामाने म्हटले अहो ह्या संसारातील दोषरूपी वणव्यामध्ये माझे अंतःकरण होरपळून गेले असून ज्याप्रमाणे सरोवराच्या ठिकाणी मृगजन उत्पन्न होत नाही त्याप्रमाणे माझ्या चित्तात विषय पोहोकांची इच्छा उत्पन्न होत नाही जसा कडुलिंबाच्या झाडातील रस वृक्षाच्या वाढीबरोबर अधिक कडू होत जातो त्याप्रमाणे या क्षणभंगूर संसाराची स्थिती दिवसेंदिवस मला अधिक अधिक कडू भास इकडे लोकांचे अंतकरणे मात्र भोगासत्तीमुळे करंज वृक्षाप्रमाणे दिवसेंदिवस अधिक कठोर बनत जातात त्यांच्या अंतकरणातील अधर्म प्रवृत्ती वाढीला लागते आणि धर्म प्रवृत्ती कमी होत किंवा क्षीण होत जाते उडदाचे शेंग फुटताना आवाज होत नाही तसे माणसांची आचार मर्यादा विना विलंब न करत क्षणात भंग वाटते अहम राज्य म्हटले की भोग आलेच आणि ते सर्व भोग समुदाय चिंता उत्पन्न करणारे असत त्यामुळे असले ते भोग भोगण्यापेक्षा एकांत स्थिती ही निश्चितच कितीतरी श्रेयस्कर मला उपवने आनंद देऊ शकत नाहीत स्त्रिया सुख देऊ शकत नाहीत किंवा धनेच्छा ही हर्ष देऊ शकत नाही माझ्या मनाला एक शांतता मात्र पाहिजे सर्व स्वर्गाधी लोक हे अनित्य आणि दुःखरूप असून कृष्णा ही दुस्थ आहे चित्त ही चंचल शांति कशी मिले मला मरण जसे नको है तसे जीवित ही नको है अंतकरण स्थिति नहीं सा ही ही राज्य भोग द्रव्य कि प्रयत्न सर्वे मेरा कर्तव्य है सर्वे उत्पत्ति वास्तविक अहंकारापसन है तो मसुआ सर्वजीव हे इंद्रिय रूपे दृढ ग्रंथीने आणि जन्म परंपरा रुपी चामण्याच्या वाद्याने केव्हा बद्ध झालेले अशा जीवांपैकी जे मोक्ष प्राप्तीसाठी झटतात तेच उत्तम पुरुष होत हत्ती आपल्या पावलाने एखाद्या सुखोमुळ कमलाला तोडवतो त्याप्रमाणे मदन हा तरुण स्त्रियाच्या मदतीने मनाचे मंथन करतो अहो मुनिंद्र मनुष्याने जर बाजारावस्थेतच अपमानात्म विचार करायला आरंभ केला नाही वीश तर त्याच्याकडून ते कार्य पुढे होणे अशक्य होणार नाही ज्याला आपण विष म्हणतो ते खरोखर विष नसून विषय हेच खरे विष आहे विषप्राशन केले तर एकाच जन्मातील देहाचा नाश होतो परंतु विषय सेवनाने अनेक जन्मांचा नाश ज्या चित्त ईश्वर दुख मित्र मरण या पेकी का बंधन कारक नहीं आत्मुर उद्याण मे उपदेश अज्ञान घोर अरण्य है जाते सर्वत्र पसर त्यात उच्च आणि निज अशा अवस्थांच्या रूपात अनेक खास खळगे आहेत हे मुनीश्रेष्ठा करवतीच्या दात्यांचे आघात एक वेळ मी समन करू शकेन परंतु संसारात निर्माण होणाऱ्या विविध प्रकारच्या इच्छा आणि विविध वासना यांचे आघात सहन करायला मी समर्थ नाही ज्याप्रमाणे एखादी धुळीची रास वायूकडून उडवून लावली जाते त्याप्रमाणे इष्ट आणि अनिष्ट यांच्या बाबतीत अविद्येमुळे उत्पन्न झालेला भ्रम मनुष्याच्या स्वभावचा चंचल असलेल्या चित्ताला अधिकच चंचल करतो सर्वजीव जीव म्हणजे मोते असून ती तृष्णारूपी सूत्रामध्ये ओरलेली चैतन्याच्या तेजाने प्रकाशित होणारे चित्त हा त्यातला मेरुमणी आहे मृत्यूरूपी विटाच्या गळ्यातील मोत्यांचा कंठा म्हणजे हा संसार मला या संसाराचा वीट आलेला असल्याने आपण मला केलेल्या टाकतो तसा मीही तोडून टाकेल अहो तो। मुने आपण तत्वेत्यामध्ये अग्रणी आहात तेव्हा आपण माझ्या ठिकाणी उत्पन्न झालेले झुके आणि त्यापासून निर्माण झालेला अंधकार विज्ञान रूपी सूर्यकिरणाने नाही साकार चंद्रकिरणामुळे रात्रीचा अंधकार नाही सरतो त्याप्रमाणे सत्संगामुळे मानसिक रोग नाही सेवतात असे या जगात कोणते मानसिक रोग आहेत की जे सत्संगाने नष्ट होणार नाही आयुष्य हे सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये सापडलेल्या मेघ समुदायाप्रमाणे क्षणभोंगर विषयपहो हे मेघांच्या विस्तारामध्ये चमकणाऱ्या विजयप्रमाणे चंचल आहे तारुण्यातील रंजन क्रीडा या पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे चंचल आहेत तेव्हा विचारांती या सर्व गोष्टींची चंचलता आणि अनर्थकारकता का, अनर्थ माझ्या चित्तात दृढ बांधली असून चित्ताच्या शांतीवरच आता माझी सर्व भीस्त आहे इतिश्री वासिष्ठ महारामाणे वैराग्य प्रकरणे एकोणतीस सर्व